पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमडेले वाचक विलिंद गव्हाणकर तंत्र चौथे एका गावात मंदमती नावाचा एक सुतार राहत होता दारिद्र्याने पिडल्यामुळे तो एकदा दुसऱ्या गावाला निघाला तो थोडा दूर गेला नाही तोच दाट झाडीमध्ये प्रसुतीच्या वेदनांमुळे विवळणारी एक उंटीण त्याला दिसली तेव्हा तिला आणि नुकत्याच जन्मलेल्या तिच्या पिल्ला घेऊन तो घरी आला घरी आल्यावर दोन्ही उलटिणीला बांधून ठेवून तो बाहेर गेला आणि बराच कोवळा पाला तोडून घेऊन आला हळूहळू पाला खाऊन उंटीण खुशारीत आली रोज नीट बर्दाश्त राखल्यामुळे ती पुढे चांगलीच पुष्ट झाली ते उंटाचे पिल्लूही चांगले मोठे झाले सुताराने मोठ्या प्रेमाने त्या लहान उंटाच्या गळ्यात एक घंटा बांधली त्या उंटिणीच्या दुधावर संसार संसारही चालू लागला एक दिवस सुताराच्या मनात आले आता दुसरे काम कशाला करायचे या उमटिणीमुळेद्रे व्यापार हा व्यापारच फायदेशीर आहे तुला पसंत असेल तर कोणाकडून तरी थोडेसे पैसे घेऊन मी गुजरात जातो व काही उंटिणी खरेदी करून आणतो तोपर्यंत तू तो तो यांची चांगली काळजी घे थोड्या दिवसात तो गुजरात काही उंटिणी घेऊन आला जास्त काय सांगू थोड्याच दिवसात त्याच्याजवळ उंटांचा एक मोठा तांडा तयार झाला त्याने राखणीसाठी बरेच नोकरही ठेवले नोकरांना तो रोज उंटाचे दूध कैला देत असे वर्षाच्या शेवटी उंटाचे एक पिल्लू त्यांना बक्षीस देत असे याप्रमाणे तो सुतार उंटांचा एक मोठा व्यापारी बनला सर्व उंट रोज रानात राहायला जात असत आणि झाडांची खोळी पाणी खाऊन तेथेच असलेल्या मोठ्या तळ्यातले पाणी पिऊन संध्याकाळ झाल्यावर डुलट डुलत भरी येत असत सुताराला ले ले मागून येत असे इतर उंटा आपापसात आप म्हणत हा अगदी अक्कल शून्य आहे सर्वांच्या मागून हा आपल्या गळ्यातली घंटा बाजवीत येतो हा केव्हा तरी एखाद्या धुरूर जबड्यात सापडणार एकदा एक सिंह घंटेचा आवाज ऐकून त्या बाजूला आलाम तेव्हा त्याला उंटिणींचा आणि लहान उंटांचा एक चांडा दिसला एक उंट मात्र नाच आणि कोवळा पाला खात मागे मागे राहत होता बाकीचे उंट पाणी पिऊन घरी गेले हा एकच उंट चांद्यापासून मागे राहून गळ्यातल्या घंटेचा आवाज करीत हळूहळू चालला होता त्या घंटेच्या आवाजाच्या अनुरोधाने सिंह पुढे जाऊन जाट झाडीत लपून बसला उंट जवळ आल्यावर सिंहाने एकदम त्याच्यावर झडप घालून त्याचा गळा पकडून त्याला ठार करून टाकले गोष्ट संपून वादर म्हणाला म्हणून मी म्हणतो की सज्जनांचे जो ऐकत नाही त्याचा नाश होतो ते ऐकून मगर म्हणाला सात पावले बरोबर चालले तर मैत्री होते असे शास्त्र वेते म्हणतात तेव्हा तू माझा मित्र झाला आहेस असे समजून तुला मी सांगतो ते ऐक लोकांना हितकारक सल्ला देणारा या जन्मी व पुढील जन्मीही संकटात सापडत नाही तेव्हा मी तुझा तुझ्याशी कृतघ्न झालो असलो तरी मला चांगला सल्ला दे उपकार करणाऱ्याशी जो चांगला वागतो त्याला काय चांगले म्हणायचे जो अपकार करणाऱ्याशी चांगला वागतो तोच खडा चांगला ठीक सांगतो तुला वानर म्हणाला तू त्या मगराबरोबर युद्ध कर लढाईत मेलास तर तुला स्वर्ग मिळेल जगलास तर तुझे घर तुला परत मिळेल श्रेष्ठ असतील त्यांना नमस्कार करून शूर असेल त्याला भेदनीतीने असेल थोड़ी लाच देवन तुल्य असेल अल परमाने जिंक यश मिलवाए मगर मनाला कसे, मनालानर मनाला आई